पुस्तक शामची आई लेखक साने गुरुजी वाचक माधवराव रात्र रता विसवी उदार घरात त्या आम्घर गाय व्या होती गाईच दुधाचा खरवस घरी केला होता, आईला आठवन य मला खरवस फार आवडत असे मी लहान होतो तेव्हा गवळीवाडीची राधागवळण माझ्यासाठी तिच्या घरी खरवस असला तर घेऊन येत असे ती राधा राधागवळण पुढे लवकरच मेली शामला खरवस पाठविला असता कोणी येणारे जाणारे असते तर आई वडिलांना म्हणाली वडील म्हणाले कोणी येणारे जाणारे कशाला मीच घेऊन जातो घरचा गाईच्या चिकाचा खरवस शामला आनंद होईल उद्या पहाटे उठून मीज घेऊन जाईन परंतु कशात देशील त्या शेराच्या भांड्यात करून देईन ते भांडेच घट्ट खरवसाने भरलेले घेऊन जावे आई म्हणाली आईने सुंदर खरवस तयार केला खरवसाची ती बोगणी घेऊन वडील पायी पायी दापोलीस या वयास निघाले शाळेला मधली सुटी झाली होती कोंडलेली पाखरे बाहेर उडून आली होती कोंडलेली वासरे बाहेर मोकळी हिंडत होती शाळेच्या आजूबाजूस खूपच झाडी होती कलमी आंब्यांची झाडे होती कलमी आंब्यांच्या झाडाला फार खालपासून फांद्या फुटतात त्या फांद्यांच्या जणू जमिनीला लागतात भूमातेला मिठी मारीत असतात मधल्या सुटीत सुर सुरपारंभ्याचा खेळ आंब्याच्या झाडावरून मुले खेळत असत जणू ती वानरेच बनत व वा बराभर उड्या मारी मुले इकडे तिकडे भटकत होती कोणी घरून आणलेले फराळाचे डबे खात होती कोणी झाडावर बसून गात होती कोणी फांदींवर बसून झोके घेत होती कोणी खेळत होती कोणी झाडाखाली रेलली होती कोणी वाचित होती तर कोणी वर्गातच बसून राहिली होती मी व मे मित्र एका एकड़ाखा बसलो आम्मी भेंड्या लात हो तो मेला पुष्क कविता पाठ हो जवरज सारे नवनीत मला पाठ होते संस्कृत स्त्रोत्रे गंगा लहरी महिष्न वगैरह ये होती शिवाय मला कविता करना नाद होता ओव्या भराभर करता ओवी अभंग दिं साकी या यासारखी सोपी वृत्ते क्वचितच असतील ती अभिजात मराठी वृत्ते आहेत मी एका बाजूला एकता, व बाकी सारी मुले दुसऱ्या बाजूला तरी मी त्यांच्यावर भेंड्या लावीत असे मला मुले थट्टेने बालकवी असे म्हणत आम्ही भेंड्या लावण्याचा भरात होतो इतक्यात काही मुले श्याम अरे श्याम अशी हाक मारत आली त्यातील एक जण मला म्हणाला श्याम अरे को शोधित आमचा शाम श्यामठे है अभी चौकसी करी करीत इतक्यात मजे वड़ील मज़ा शोध करीत ठेपले ही मी विचार भाइ इकड़े कशाला आलात आता आम की घंटा होेटलो वडिलाव्या सारखा के पोशाक माला लाज वाटत होती इंग्रजी शिकणाऱ्या मुलात मी वावरत होतो जरी कशाचे मला महत्त्व कळू लागले नव्हते तरी झकपक पोशाखाचे कळू लागले होते सहा कोच चालून आलेल्या पित्याचे प्रेम मला दिसले नाही मी आंधळा झालो होतो शिक्षणाने हृदयाचा विकास होण्याऐवजी संकोच होत होता शिक्षणाने अंतर्दृष्टी येण्याऐवजी अधिकच बही मी होऊ लागलो होतो वस्तूच्या अंतरंगात जाण्यास शिक्षणाने तयार होण्याऐवजी वस्तूच्या बाह्य रूपरंगावरच भुलू लागलो होतो जे शिक्षण मनुष्याला इतरांच्या हृदयात नेत नाही इतरांच्या हृदय मंदिरातील सत्य सत्यदृष्टी दाखवीत नाही ते शिक्षण नव्हे शिक्षणाने मला प्रत्येक वस्तू प्रत्येक व्यक्ती म्हणजे ज्ञान मंदिर वाटले पाहिजे या सर्व बाह्य आकाराच्या आत जी दिव्य व भव्य सृष्टी असते तिचे दर्शन मला झाले पाहिजे ते जोपर्यंत होत नाही अंधुखही होत नाही तोपर्यंत घेतलेले शिक्षण व्यर्थ समजावे हृदयाचा विकास ही एक अतिमहत्वाची जीवनात सुंदरता व कोमलता आणणारी वस्तू आहे सहा कोस वडील चालून आले का आले तो खरवस ती एक खरवसाची वडी मुलाला देण्यासाठी किती प्रेम त्या प्रेमाला कष्ट ही आनंद रूपच वाटत होते खरे प्रेम तेच ज्याला अनंत कष्ट हाल व आपत्ती सुंदर आणि मधुर वाटतात हे असले दिव्य प्रेम मला लहानपणी मिळाले होते आज मी माझ्या आई बापांच्या त्या प्रेमातही दोष पाहिन त्यांनी स्वतःच्या गावातील एखाद्या गरीबाच्या मुलाला खरवस दिला असता तर एखाद्या हरिजनाच्या मुलाला दिला असता तर शेजारची मुले श्यामचीच रुपे यांना कान वाटावी तमक्या आकाराचा अमक्या रंगाचा अमक्या नावाचा असा विशिष्ट नामरूपात्मक मातीचा एक गोळा त्यांना आपलासा का वाटावा परंतु ही थोर दृष्टी एकदम येत नाही मनुष्य हळूहळू वाढत जातो आसक्तिमय जीवनातून निरासक्त जीवनाकडे वळतो माझे आईबाप मला अपरंपार प्रेम पाजित होते म्हणून थोडे तरी प्रेम मला आज देता येत आहे माझ्यामधील प्रेमळपणाचे बी त्या वेळेस पेरले जात होते त्याच बीजाचा हा अंकुर आहे मला न कलतना ही न कल मजे आईबापा जीवन मजा हृदया बागेत, कोमल व भावनांची रोपे लावित होते। रोपे आज मजा जीवन थोड़ा आनंद है थोड़ा सुगंध है ओसाड नहीं वृक्ष भगभगी नहीं मुले मेला हसती का तुझे वडिल काेटा बनला है काय तोट असे म्हणून चिडवतील याचेच मला वाईट वाटत होते वडिलांच्या हृदयाकडे मी पाहत नव्हतो माझीच मला काळजी होती माझ्याच प्रतिष्ठेच्या पूजेचा मी विचार करीत होतो आपण सारेजण अहवेद असतो आपण द्विदी नाही आपण त्रिवेदी नाही चतुर्वेदी नाही पण आपण सारे एकवेदी आहोत वत्या वेदाचे नाव आहे अहम सारखा आपलाच विचार आपण करीत असतो आपला मान आपले सुख आपली आढ्यता आपली अब्रू सारे आपलेच आपणास म्हणूनच मोठे होता येत नाही जो स्वतःच विसरू शकत नाही तो काय प्रेम करणार वडील म्हणाले श्याम तुझ्या आईने तुला खरवस पाठविला आहे तुझ्यासाठी मी घेऊन आलो आहे तो तू तु व तुझे मित्र खा व भोगणी परत द्या त्यांनी खरवसाची बोगणी मतजवळ दिली इतर मुले माझ्याकडे पाहून फिदी हसत होती मी शरमलो माझे वडील पुन्हा म्हणाले शाम अरे बघत काय बसलास टाक लाजायला काय झाले या रे मुलांना तुम्हीही घ्या श्यामला एकट्याने खावायास लाज वाटत असेल एकट्याने नाही तरी नयेच खाऊ चार चौघांना द्यावे इतर मुले निघून गेली माझे मित्र फक्त राहिले एक धीट मित्र पुढे आला त्याने भांड्याचे फडके सोडले ए शाम, यारे या आपण फन्ना करू फडशा पाडू असे तो म्हणाला आम्ही सारे खरवसावर घसरलो माझे वडील बाजू जरा पडले होते ते दमुन आले होते त्यांनी खरवस घेतला नाही आम्ही देत होतो तर म्हणाले तुम्हीच खा मुलांनीच खाण्यात आनंद गम्मत आहे आम्ही सारा खरवस खाऊन टाकला फारच सुंदर झाला होता थकलेल्या वडिलांचा जरा डोळा लागला होता इतक्यात घनघण घंटा झाली वडील एकदम जागे झाले ते म्हणाले झाला रे खाऊन आण ते भांडे मी नदीवर घासून घेईन ते भांडे मी तसेच त्यांच्याजवळ दिले वडील जावयास निघाले ते म्हणाले अभ्यास नीट कर प्रकृती जप हो गाईचे वासरू चांगले आहे पाडा झाला आहे असे म्हणून ते गेले आम्ही शाळेत गेलो मला माझी शर्म वाटत होती अशा प्रेमळ आईबापांचा मी कृतघ्न मुलगा आहे असे माझ्या मनात येत होते गोष्ट तर होऊन गेली परंतु रुखरुख लागून राहिली सहा कोस केवळ खरवसाची वाटी घेऊन येणारे वडील व त्यांना पाठविणारी माझी थोर आई या दोघांच्या प्रेमाचे अनंत ऋण कसे फेडणार माझ्या शेकडो बहीणभावांना जर मी असेच निरपेक्ष प्रेम देईन तरच त्याने थोडे अनरुणी होता येईल एरवी नाही